वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पन्नासावा पिंगड डोळ्याच्या वानराला आपल्या पुढे उभासलेला पाहून लोकांना भिवणारा तो महाबाहू रावण रागाने संतप्त झाला तेजाने झळाळणाऱ्या त्या वानरेंद्राला पाहून शंकेने झडकी भरून तो विचार करू लागला हा भगवान नंदी तर साक्षात येथे आला नसेल पूर्वी त्याला हसलो होतो तेव्हा त्याने मला कैलाशात असताना शाप दिलेला होता तोच हे वानर रूप घेऊन आला असेल कि हा बाणा सुर आहे रागाने डोळे तांबडेलाल करून तो राजा श्रेष्ठ मंत्रीला कालानुरूप अर्थाने युक्त असे बोला। हा दुरात्मा आहे याला विचार कि हा कुठून आला वन मोडून टाकण्याचे याला कारण काय राक्षसांना त्रास येण्याचा हेतू काय चढाईला अशक्य असणाऱ्या माझ्या या पुरेत याला कारण काय किंवा युद्ध करण्याचे कारण काय हे या दुर्मतीला विचार रावणाचे युद्ध रावणाचे शब्द ऐकून ग्रहस्थ म्हणाला स्वस्थ हो तुझे भले हो हे वानरा तू मुळीच भीती धरू नकोस जर तुला या रावण गृहात इंद्राने पाठवले असेल तर तसे सांग तू अगदी भिवू नकोस वानरा तुला सोडण्यात येईल हेराचे रूप घेऊन तू वैश्रवणाचा यमाचा वरुणाचा दूध म्हणून आला असेल किंवा विष्णूने तुला दूध म्हणून पाठवले का तुझे तेज वानराचे नाही रूपच केवळ वानराचे हे वानरा खरे खरे काय ते स, तू लगेच सांगून टाक म्हणजे तू मोकळा होशील खोटे बोलास तर मात्र तुझे जीवित राहणार नाही तुझा या रावणगृहात कशा करता झाला बरे वानर श्रेष्ठाला असे विचारल्यावर तो राक्षस राजाला म्हणाला मी इंद्राचा यमाचा वरुणाचा कुणाचाही दूत नाही कुबेराशी माझे काही शक्य नाही विष्णूकडूनही प्रेरणा घेऊन मी आलेल नाही मी वानराच्याच जातीत आहे मी राक्षसेंद्राचे दर्शन जे मला बापड्याला कसे मिळणार ते घ्यायला आलो आहे राक्षस राजाचे दर्शन व्हावे म्हणून मी वन मोडून टाकले म्हणून तर ते बलवान राक्षस युद्धाच्या इच्छेने आले दे। स्वतःच्या देहाचे रक्षण करण्याकरता मी रणात त्यांच्याशी प्रतिसामना दिला देव असुर कोणीही मला अस्त्रपाशाने बांधू शकत नाही कारण पितामह ब्रह्मदेवाच्याकडूनच मलाही तसा वर मिळाला आहे राजाला पहावे या हेतूने मी अस्त्राला अनुकूल झालो त्या अस्त्रातून सुद्धा आता मी मुक्त होऊन येथे तुझ्याकडे आणला गेलो आहे काही एका रामाच्या कार्याकरता मी तुझ्याकडे आलो आहे अप्रतिम तेजस्वी राघवाचा मी दूत आहे हे समजून हे प्रभो माझे पथ्यकर असे बोलणे तू ऐक सुंदरकांडाचा पन्नासावा सर्ग समाप्त